अध्याय एकविवा भरतवंशाच वर्णन राजा रंतिदेवा कथा श्री शुकाचार्य मीतथा पुत्र मण् मन्नी, मण्णूला बृहत् जय महावीर नर्ग्य अ पांच पुत्र नराचा पुत्र संकृति होता परीक्षिता गुरु रंतिदेवअ संकृतिच दुत्र होते रंतिदेवाच निर्मल यश या लोकतरलोक गाईले रंथीदेव काहीही उद्योग न करता आकाशाप्रमाणेच दैवा योगाने जे प्राप्त होईल त्याचा उपभोग घेत असम्ळे दिवस त्याची पूंजी कमी होऊ लागली स्वत उपाशी राहूनही जे काही मिळेलही तो दऊन टाकीत असिद्र्यामुळे कुटुंबासह दुःख असूनही तो खंबीर होता एकदा अठ्ठेचाळीस दिवस असे गिना पाणीसुद्धा प्यावायास मिळाले नाही एकोणपन्नासाव्या दिवशी सकाळीच त्यांना थोडस तूप खीर हलवा आणि पाणी मिळाले संकटात असलि तुटुंब कहाल आणि धुकेनिव्यापत होत्यांनी भोजन करण्याची तयारी कल्ली तेवढ्यात ते एक ब्राह्मण अतिथी आला ग्रंथीदव सर्वांम श्रीभगवंत्र दर्शन करीत असून त्यांनी अत्यंत श्रद्ध आदरपूर्वक त्या अन्नातील पुरस् भोजन त्या ब्राह्मणाला दिल ब्राह्मण भोजन करून निघून गिल् परिक्षिता आता उरलेले अन्न वाटून घेऊन भोजनाची तयारी केली त्याचवेळी एक दुसरा शूद्र अतिथी आला भगवंतांचं स्मरण करीत रणथिदेवाने त्या उरलेल्या अन्नातील काही भाग त्या अतिथीला खाऊ घातला शूद्र कुत्र्यांना घेऊन आणखी एक अतिथी म्हणाला राजन मी आणि माझेही कुत्रे भुकले नाही हो, आम्हाला ना काहीतरी खायला द्या जे काही शिल्लक राहिले होते ते सर्व रणतीदेवानी आदरपूर्वक त्याला दिले आणि ते कुत्रे आणि त्यांचा मालक यांना ईश्वर मानून नमस्कार केला आता फक्त पाणी चोरलेले होते आणि ते सुद्धा एकाच माणसाला पिरण्याइतकी ते आपापसात वाटून घेऊन पिणार इतक्या ते चांडाळ येऊन म्हणाला मी चांदाळ आहे मला पाणी द्यावे जी विचारताना त्याला अत्यंत कष्ट होत होते अशी त्या चांडाळाची करुणापूर्ण वाणी ऐकून रंजी देवाचे विधी देईनं भरून आले आणि तो असे अमृतमय शब्द बोलला आठ सिद्धी परमगती किंवा मोक्ष मी भगवंतांकडून इच्छित नाही मी फक्त एवढेच इच्छितो की मी सर्व प्राण्यांच्या हृदयात राहून त्यांचे सर्व दुःख मी सहन करावे जेणेकरून त्यांना दुःख होणार नाही ना हा दीन प्राणी पाणी पियाल्याने जिवंत राहणार असल्यामुळे मी पाणी दिल्यामुळेच त्याचा जीव वाचणार आणि त्यामुळे आता माझी तहान भूक शरीराचा अशक्तपणा भीमता ग्लानी शोक विषाद आणि मोह हे हो, सर्व नाहीसे होणार रंथिदेव स्वतः जरी पाण्यावाचून तटफडत होता तरीसुद्धा स्वभावताच त्याचे हृदय कंडीने भरलेले असल्यामुळे त्याने ती पाणी होऊन त्या चांडाळाला दिली वास्तविक हे अतिथी भगवंतांनी रचलेल्या मायेचीच वेगवेगळी रुपे होती परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आपल्या भक्तांची अभिलाषा पूर्ण करणारे त्रिघुवनाच स्वामी ब्रह्मदेव विष्णु महेशअ अज प्रकट ग्रंथिदेवान चरण नमस्कार कि अनासक्त निस्पृह आम भक्तिभावान अपल मन भगवान वासुदेवान तन्न क्लर को वस्तु की ईच्छा न करता अपले मन पूर्णपण भगवंताकले त्रिघुनमय माया जागृति नवप्न नहींसी वहावे तीस महसी ग्रंथीदेवांच्या बरोबर असणारेही त्यांच्या संगतीच्या प्रभुवानी भयोगी झाले गर्गापासून शिनी आणि शिनीपासून गार्ग्याचा जन्म झाला गार्गे जरी क्षत्रिय होता तरीसुद्धा त्याच्यापासून ब्राह्मण वंश चालला महावीर्याचा पुत्र दुरितक्षय होता दुरितक्षयाचे प्रय्यारुणी कवी आणि पुष्करारुणी असे तीन पुत्र झाले ते तिघेही ब्राह्मण झाले बृहक्षत्राचा पुत्र हस्ती झाला त्याने हस्तीनापर वसविले होते हस्तीचे अजयमेढ बी मेढ आणि पुरवमेढ असे तीन पुत्र झाले अजमेढाच्या पुत्रांपैकी प्रियमेध इत्यादी ब्राह्मण झाले याच अजमेढाच्या एका पुत्राचे नाव बृहदिशू होते बृहदीशूचा पुत्र बृहदेनू झाला बृहद धनुचा आणि बृहदकायाचा जयद्रथ झाला जयद्रथाचा पुत्र विशद आणि विशदाचा सेनजीत जी। सेनजिताचे रुचिराश्व दृढहनी काश्य आणि वत्स असे चार पुत्र झाले रुचिराश्वाचा पुत्र पार होता आणि पाराचा पृथ्सेन पाराच्या दुसऱ्या पुत्राचे नाव असे होते त्याचे शंभर पुत्र होते याच नीपाने शुक कन्या पृथ्वी हिच्याशी विवाह केला होता तिच्यापासून ब्रह्मदत्त नावाचा पुत्र झाला ब्रह्मदत्त योगी होता त्याला पत्नी सरस्वतीपासून विश्वक सिन नावाचा पुत्र झाला याच विश्वक सिन्हाने जैगी शौव्याच्या उपदेशानुसार योगशास्त्राची रचना केली विश्वक सिन्हाचा पुत्र उदकस्वन उदकस्वनाचा भलनाद हे सर्वजण गृहदिशूचे वंशज झाले द्विमेहाचा पुत्र यविना होता यविनालाचा कृतीमान कृतीमानाचा सत्यधृती सत्यधृतीचा दृढनामी आणि दृढनामीचा पुत्र सुपार्श्व झाला सन्मतीमान सन्मतीमानापासून कृती झाला त्याने हिरण्यनाभापासून योगविद्या प्राप्त केली होती आणि प्राच्यसाम नावाच्या रुचांच्या सहा संहिता रचलेल्या होत्या कृतीचा पुत्र नृप होता उग्रायुध उग्रायुधाचा क्षेम्य शेम्याचा सुवीर आणि सुविराचा पुत्र रिपुंजय होता रिपुंजयाचा पुत्र बहुरथ होता विढाचा बाहू पुरमिळ याला काही संतान झाले नाही अज मीढाच्या दुसऱ्या पत्नीचे नाव मलिनी होते तिच्यापासून नीलाचा जन्म झाला नीलाचा पुत्र शांती शांतीचा सुशांती सुशांतीचा पुरुज पुरुजाचा अर्क आणि अर्काचा पुत्र धर्म्याश्व झाला धर्म्याश्वाचे मुदगल यनद गृहदिशू कामपिल्य, आणि संजय असे पाच पुत्र होते ब्रह्म्याश्व म्हणाला हे माझे पाच पुत्र पाच देशांचे शासन करण्यासाठी समर्थ आहेत म्हणून हे, हे पंचाल नावाने प्रसिद्ध झाले यांच्यापैकी मुदगला पासून मौदगल्या नावाचे ब्राह्मण गोत्र सुरू झाले बर्मेश्वाचा पुत्र मुदगल याला जुडे झाले यापैकी पुत्राचे नाव दिवोदास आणि कन्याचे नाव अहल्या होते अहल्याचा विवाह गौतमांशी झाला गौतमाचा पुत्र शतानंद शतानंदाचा पुत्र सत्यधृती होता तो धनुर्वि निपुण होता सत्यधृतीच्या पुत्राचे नाव शरदवान होते एकी दिवशी उर्वशीला पाहताच शरदवानाचे विजय गौतावर पडले त्यापासून एका शुभलक्षणी पुत्र आणि कन्येचा जन्म झाला तिकडे शिकारीसाठी गेलेल्या शंतनुची दृष्टी त्यांच्यावर पडली दयाळू अंतकरणाने त्यांनी दोघांनीही उचलून घेतली पकी जो पुत्र होता न्य जी कन्या होती तिचना हिच कृपी द्रोणाचार्य पत्नी एकविवा समाप्त